सर्व सोळी त्यामध्ये आणि सरोग्यांच्या सेवेचा साठी खरोखर सा झटून लागतीन तरी शुश्रुषा करी शुश्रुषा झटूनी लागत तिनं माय तणू वाटे अंतरी देश प्रेम दाटे पण अनुसुद्धा एवढ्या सेवे पण अनुसुद्धा एवढ्या सेवयन होईन दिले आम्हा शिक्षण पैसे पलटणी नाशिवाली दक्ष पलटण पलटण राही, नाव मानता स्त्रिया पुरुषाच तर तुम्ही समस मान आरा रणी दावण्या आम्हाला पराक्रम खोड आरती स्त्रिया आम्ही करू रणांगण खोर त्यात बंगाली दी, दी, दी, दी। एक धन्य धन्य भारत धन्य भारतात केशी जन्म अशा वीर स्वतः पारतंत्र तुझे कसे सांगवा आता क्षाने दीक्षित म्हणून तू साधा फाल वरती सैन्य तळ फाल वरती सैन तळ असो थोडे अन्न जपान काल जपान्यान काली तो टाण ब्रिटिशाचा अन्न आहे तिथ ऐकून खवळले आज तिथ तिले उत्तर क्रोधाने अन्न, अन, तरे खास नाही नाशी ना तर प्राण अस म्हणून सुभाष बाब उलाय जयकार जय कांदे महात्मा आझाद जैत वाहिर दी मग केला तो आपली मारून आणि सर्व सैन्य तमाबून आणि सर्व सैन्य तमाबून कुटुंबीला छान संपले माजे कार्य आता खा तुमी समयात अहिून निघून जावे हिंदुस्थानात बंधू सवाही ऐका तुम्ही आली जना हे हिंद किल्ल्याच्या तुरुंगामध्ये स्वराज्य मिळवून येणार आता नवीन बचाव करणार म्हणून का